अध्याय दोनशे अकरावा कर्म प्रवृत्ती कारण भीष्म म्हणाले युधिष्ठिरा जरायुजादी चार भेद असलेले जे स्थिरचर प्राणी त्यांच्या पूर्व शरीरांचा नाश आणि त्यांच्या दुसऱ्या शरीरात प्रवेश कसा होतो हे स्पष्टपणे समजत नाही कारण त्याचे स्पष्ट ज्ञान होईल असे काही साधन नाही मन हे तशा प्रकारचे साधन आहे असे म्हणावे तर तेही अव्यक्त अशाच आत्म्याचे स्वरूप आहे मग त्याने पूर्व देहनाश व अन्य देहप्राप्ती यांचे व्यक्त ज्ञान कोठून होणार देहाचा नाश आणि उत्पत्ती ही जरी अव्यक्त असली तरी उत्पत्तीनंतर नाशापर्यंत सर्व पदार्थ व्यक्त स्थितीतच असतात कारण ज्याप्रमाणे अश्वत्थाच्या बीजामध्ये पूर्वी व्यक्त स्थितित नसलेला व पुढेही बीजरूपी बनल्यामुळे बीजामध्येच असलेला अश्वत्थ वृक्ष मध्ये व्यक्तस्थितीत येतो त्याप्रमाणेच अव्यक्त अशा अंतकरणापासून दृश्य पदार्थ व्यक्तस्थितीत येतात ज्याप्रमाणे अचेतन असणारे लोह लोहचंबकाला जाऊन शिकटते त्याप्रमाणे पूर्वसंस्कार ज्यांना कारण आहे असे धर्माधर्म आणि अविद्या वगैरे पदार्थ व्यक्तस्थितीत आलेल्या शरीराशी संबद्ध होतात त्याचप्रमाणे अविद्येपासून निर्माण झालेले काम कर्म वासना देह इंद्रिये इत्यादी अचेतन पदार्थ आणि परमात्मज्ञानास साधनीभूत व त्याच्यापासून निर्माण झालेले असे सत्व चित्त आनंदत्व इत्यादी धर्म त्या जीवाशी संबद्ध होतात पूर्वी जीवाव्यतिरिक्त भूमी आकाश स्वर्ग भूते ऋषी देव दैत्य इत्यादी काही नव्हते आणि म्हणूनच जीवाला त्यांचा संबंधही जडलेला आहे ते केवळ अज्ञानजन्य असून व्यवहारकाली हे ज्ञानी व अज्ञानी या उभयताच्या ठाई सारख्याच प्रकारे दिसून येणारे अनादि आत्मज्ञाना वाचून केव्हाही उच्छिन्न न होणारे मनोमात्रजन्य आणि अनिर्वचनीय असून याचे स्वरूप पूर्व वासनेवरून ओळखता येण्यासारखे असते त्या जीवस्वरूपाला वासनांचा योग घडला म्हणजे तो कर्मसंचयाला कारणीभूत होतो अर्थात त्याचकडून अनेक प्रकारचे कार्य घडतात आणि म्हणूनच देहाधिकांशी होणारे आत्म्याचे तादात्म्य नष्ट होत नाही सारांश वासनेच्या योगाने कर्म घडते व कर्माच्या योगाने वासनेची उत्पत्ती होते अशा रीतीने हे अनादी आणि अनंत चक्र चालू असते बुद्धी आणि वासना समूह हो। हा या चक्राचा तुंब असून देहादी व्यक्त वस्तू त्या आरा विकार ही धाव रजोगुण हा कणा होय याचा अधिष्ठाता जीव असून हे शाश्वत असे आहे ज्याप्रमाणे घाण्यामध्ये घालून तीळ पिळून काढतात त्याप्रमाणे अज्ञानजन्य सुखदुःख संबंध हे रजोगुणरूपी स्नेहाने आक्रांत करून सोडलेल्या सर्व जगाला या चक्रात घालून पिळून काढित असतात हे चक्र अभिमानाचा स्वीकार करवून फलाच्या इच्छेने कर्म घडून आणते आणि हे कर्मच पुढे देह व अज्ञान यांचा संबंध जडण्याला कारणीभूत असते असे सांगितले आहे देह हे अज्ञानाचे कार्य आहे तथापि ते त्याहून निराळे असते आणि म्हणूनच देहाकडे अज्ञान अथवा अज्ञानाकडे देह जाऊन संबद्ध होतो असे नाही तर अज्ञानरूपी कारणामुळे कारणामध्ये देहरूपी कार्याचा प्रादुर्भाव होतो व त्या प्रादुर्भावाला अदृष्टाधिकांनी युक्त असलेला काल हाच कारणीभूत असतो पुरुषाने अधिष्ठित असलेल्या आठ प्रकृती आणि सोळा विकार यांचाही जो परस्परांशी सदैव संबंध घडतो त्याचे कारण कर्मच आहे जीव पूर्व देहातून निघाला म्हणजे वाऱ्याने उडविलेल्या धुरळ्याप्रमाणे रजोगुण आणि तमोगुण यापासून उत्पन्न झालेला प्राण सूक्ष्मभूते संस्कार आणि कर्म पूर्वजन्म बुद्धि व अविद्यासह पर अलक्ष लोकंतराक गमन करो तथापि ज्याप्रमा वायुला धुरत ही प्रकार का संबंध आू शक नहीं त्या जीवाला प्राणाधिकांच संबंध आत नहीं सारांश प्राणाधिक पदार्थां जीवाशी अथवा महात्म्या प्राणाधिकांश को ही प्रकारविक संबंध नसतो म्हणून सत्वादी गुणांची कार्ये आणि जीव ही परस्पराहून वस्तुत अगदी अलग आहेत असे समजले पाहिजे पण जीवाला देहाच्या ताज्यात्म्याचा अभ्यासच घडून गेला असल्यामुळे त्याला आपल्या शुद्ध स्वरूपाचे ज्ञान होत नाही आत्म्या उत्पन्न झालेला जो संशय त्याचे निराकरण भगवान वेदानेच केले आहे राजसूई यज्ञाचे वेळी कृत्रिम अशाही मूर्धाभिषिकत्व इत्यादी धर्माची ज्याप्रमाणे राजाला आवश्यकता असते त्याप्रमाणे मुमुक्षुला ज्ञान साधनकाली कर्तृत्वादी कृत्रिम धर्माची आवश्यकता असते पण यज्ञफलाचा उपभोग घेण्याच्या वेळी ज्याप्रमाणे राजाला पूर्व देहाच्या अर्थात तदनुरोधी मूर्धाभिषिकीत्व वगैरे धर्मांचा त्याग करावा लागतो त्याप्रमाणेच मुमुक्षु पुरुषालाही कर्तृत्वादी धर्मांधी त्याग हा विचार लक्षा घे बीज अग्निने दग्ध ही अंकुर फुटत नहीं क्या अविद्यादी क्लेश ज्ञान रूपी अग्निने दग्ध जानर्जन्मा की प्राप्ति होम तत्सत